पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण त्रेचाळीसावे बरेली व डेहराडून येथील तुरुंगवास सहा आठवड्यानंतर नेनच्या तुरुंगातून माझी बदली बरेलीच्या जिल्हा तुरुंगात करण्यात आली माझी प्रकृती यथातथाच होती रोजच्या रोज बारीक ताप येऊ लागल्यामुळे मी बेचेन झालो होतो बरेलीला चार महिने काढल्यानंतर उन्हाळ्याच्या इनभरात मला हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या थंड हवेच्या ढेराडून तुरुंगात नेण्यात आले आणि नंतरचे साडे चौदा महिने मी तेथेच काढले भेटीच्या व पत्रांच्या द्वारा त्याचप्रमाणे सरकारमार्फत मिळणाऱ्या वर्तमानपत्रांच्याद्वारा मला बातम्या समजत असत पण बाहेरच्या जगाशी माझा काही संबंध उरला नसल्यामुळे मुख्य प्रसंगांची केवळ अस्पष्ट अशी कल्पना आता माझ्या डोक्यात राहिलेली आहे माझी सुटका झाल्यानंतर माझ्या वैयक्तिक कामामध्ये व त्या काळच्या राजकीय परिस्थितीमध्ये मी पुन्हा घडवून गेलो पाच महिन्याहून अधिक काळ मी मोकळा होतो नंतर पुन्हा मला तुरुंगात आणण्यात आले आणि अद्याप मी तुरुंगातच आहे म्हणजे गेल्या तीन वर्षातला बहुतेक काळ मी तुरुंगातच काढला असून बाहेरच्या जगात घडलेल्या प्रसंगाचे तपशीलवार ज्ञान करून घेण्यास मला फुरसत मिळालेली नाही गांधीजी ज्या मंडलाकार परिषदेला गेले तेथे ते पडद्याआड सुथरे कशी हलत होती यासंबंधीच्या माझ्या कल्पना अगदी सांगोवांगीच्या आहेत कारण याबाबतीत गांधीजींशी बोलण्याचा प्रसंग मला आला नाही त्यानंतर घडलेल्या प्रसंगासंबंधी सुद्धा त्यांच्याशी अथवा इतर कोणाशी चर्चा करण्याची संधी मला मिळालेली नाही तथापी राष्ट्रीय लढ्याच्या रंगभूमीवरील पात्रे व लढ्याची पार्श्वभूमी माझ्या पूर्णपरिचयाची असल्याकारणाने मला बारीकसारी गोष्टींचा बरोबर कयास बांधता येत होता त्यामुळे चळवळीविषयी मी बांधलेली कल्पना बऱ्याच अंशी बिंचूक ठरली पहिले चार एक महिने कायदेभंगाचे स्वरूप जोरदार व चढाईचे राहून नंतर ओहटी सुरू झाली मधूनमधून एखादी लाट उठेल तेवढीच प्रत्यक्ष प्रतिकाराच्या चळवळीतील क्रांतिकारक मनोवृत्तीचा पीळ फार थोडा वेळपर्यंत टिकणे शक्य असते तो एका स्थितीत फार वेळ राहू शकत नाही त्याला भरती तरी अथवा होडी तरी लागेल प्रारंभीच्या जोरानंतर कायदेभंग ओसरत चालला तथापि कायदेभंगाची जवळ अल्प प्रमाणात बराच काळपर्यंत चालवता येत बेकायदा ठरविण्यात आल्यानंतर सुद्धा काँग्रेसचे कार्य बऱ्याच यशस्वीरितीने चालू राहिले होते प्रांतिक संघटनांच कामही सुरळीत चालू होत सुटकेनंतर चौकशी करता असे समजून आले की संयुक्त प्रांतातील काँग्रेसच्या कचरीच काम एकोणीशे साली व एकोणीसशे तेतीसच्या पहिल्या सहामईत म्हणजे गांधीजींच्या सल्ल्याने कायदेभंग प्रथम तहकूब करण्यात आला तोपर्यंत व्यवस्थितपणे होत होते जिल्ह्या जिल्ह्यात हुकूम पाठवणे छापील अथवा सायक्लोस्टाईलवरील बातमीपत्रे प्रसिद्ध करणे जिल्ह्यातील कामांची तपासणी करणे व राष्ट्रीय कार्यकर्त्यांना पगार वाटणे वगैरे कामे वेळच्या वेळी होत अर्थात यापैकी बरेचसे काम गुप्तपणे झाले अटक होळीपर्यंत प्रांतिक समितीचा चिटणीस मात्र उघडपणे काम करीत राही गुप्त बातमीदार संस्थांचे जाळे सर्व देशभर पसरवणे सहज साध्य आहे याचा अनुभव एकोणीशे तीस ते बत्तीस साली आम्हाला आला होता परंतु अशा मार्गाने काम करणे सत्याग्रहाच्या तत्वाला धरून नाही व त्याचा लोकमतावर अनिष्ट परिणाम होतो असे आमच्यापैकी काही मत होते हरेक प्रकारचे गुप्त कार्य निषिद्ध आहे असे एकोणीशे तेतीसच्या जुलैमध्ये गांधीजींनी ठरविले गुजरात व कर्नाटकमध्येही शेतकऱ्यांनी काही काळ चळवळ चालविली होती व तिच्या तेथील शेतकऱ्यांना अतोनात सोसावे लागले त्यानंतर सहाय्य करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आले पण ते साहजिकच अप्रे पडले संयुक्त प्रांतात प्रांतिक काँग्रेसने असे प्रयत्न केले नाहीत कारण तेथील प्रश्नांचे स्वरूप फारच जगटवेळा होते चळवळीमुळे निराश्रित झालेल्या हजारो कुटुंबांना सहाय्य करणे आमच्या शक्तीवायाचे काम होते शिवाय मदत करताना चळवळीत पडलेले लोक व नेहमीच अर्धपोटी राहणारे लोक यांच्यात पंक्ती प्रपंच तरी कसा करावायचा त्यांच्या डावा उजवा असा फरक केला असता तर तो वैमन्यासांना कारण झाला असता तेव्हा आर्थिक सहाय्य कोणालाही ना करावेचे नाही असे आम्ही ठरविले व ही गोष्ट सुरुवातीलाच आम्ही जाहीर करून टाकली आमचे म्हणणे शेतकऱ्यांना पटले तक्रार न करता त्यांनी इतके हाल सहन केले ही खरोखरच नवराची गोष्ट होय तुरुंगात गेलेल्या कार्यकर्त्यांच्या बायकापोरांना आम्ही शक्यतो मदत करीत होतो आपल्या देशातील दारिद्र्य इतक्या कळसाला पोचलेले आहे की महिन्याकाठी एक रुपयाची मदत केली तरी लोक दुआ देत असतात कार्यकर्त्यांचे वेतन प्रवास खर्च छपाईचा खर्च वगैरे खर्चाच्या बाबी संयुक्त प्रांत काँग्रेस समितीला पार पडावे लागत एकोणीशे बत्तीसच्या जानेवारीपासून एकोणीसशे तेतीसच्या ऑगस्टपर्यंतच्या वीस महिन्यात सरकारसारख्या बलाढ शत्रूशी निकराची झुंज चालू असता संयुक्त प्रांत काँग्रेस समितीचा एकंदर खर्च फक्त त्रेसष्ट रुपये म्हणजे दर महिना तीन हजार झाला सत्याग्रहाच्या चळवळीत संयुक्त प्रांतानी जी कामगिरी बजावली त्यामानाने ही रक्कम अगदीच किरकोळ वाटते प्रांतिक सरकारने कायदेवंग दडपू टाकण्यासाठी खर्च केलेल्या रकमेची या आकड्याशी तुलना करून पाहण्यासारखी आह काँग्रस्त दृष्टीन बिहार प्रांत संयुक्त प्रांतापक्षाही दरित्री आहे। परंतु त्या प्रांतानेही सत्याग्रहाच्या चळवळीत मोठी शर्तीची कामगिरी बजावल्याचे दिसून येईल पुढे पुढे सत्याग्रहाचे सामुदायिक स्वरूप नष्ट होत चालले सरकारची दडपशाही सुरु होतीच परंतु एकोणीशे बत्तीसच्या सप्टेंबरमध्ये हरिजन कार्यासाठी गांधीजींनी जो पहिला उपवास सुरु कला त्याचाही जबरदस्त विघातक परिणाम चळवळीवर झाल्याखिरीच राहिला नाही गांधीजींच्या उपवासामुळे जनता जागृत झाली परंतु तिचा उपयोग निराळ्याच कामी होऊ लागला एकोणीशे तेतीसच्या मेमधील तहकुबीमुळे कायदेभंगाला व्यवहारात पूर्णविराम मिळाला नंतर तो चालू राहिला होता पण नाव आता हे खरेच की कायदेभंग तहकूब केला नसता तरी देखील तो, तो हळूहळू बंद झाला असता सरकारच्या हिंसाचारामुळे व कठोर दडपशाहीमुळे जनता बांबावून गेली होती व तिच्यातील उत्साह मालवला होता नव्या चैतन्याची ज्योत जनतेच्या अंतकरणात फुलवण्याचे कार्य कोणीही केले नाही वैयक्तिक सत्याग्रह करण्यास तयार अशी काही माणसे असली तरी त्यांचा कायदेभंग काहीसा कृत्रिंबा असे एका मोठ्या चळवळीचा विनाश होत असलेला पाहून आम्हाला समाधान कसे वाटेल परंतु या चळवळीमुळे अभूतपूर्व यश आमच्या पदरी पडेल अशी आमच्यापैकी फारच थोड्या लोकांची अपेक्षा होती जनतेची दुर्दम्य अशी उठावणी झाली असती तर यशाचा हडपा गप कदाचित मिळालाही असता परंतु या कल्पनेवर विजंबून राहणे वेडेपणाचे झाले असते यशापैशाचे धक्के चपेटे खात असता व डाव कुजत पडला म्हणजे प्राप्त होणाऱ्या निराशेचे झटके अनुभवित असताच जनतेला एकजुटीचे व राजकीय विचारसरणीचे शिक्षण प्राप्त होईल व लढ्याचा दीर्घकाळपर्यंत विकास होत जाईल अशी आमची कल्पना होती यश प्राप्त होईल की काय अशी एक प्रकारची भीतीच एकोणीशे बत्तीसच्या प्रारंभी अचानकपणे मला वाटू लागली होती कारण असले यश आले म्हणजे सरकारबरोबर तडजोड मग संधी साधू लोक व जी सरकारवाले यांची अब्रू जशीच्या तशी साफ राहणार हे ठरलेलेच याचा अनुभव आम्हाला एकोणीशे साली मिळाला होता लोकांची हिंमत कायम आहे व दृष्टी साफ आहे तोपर्यंत यश मिळाले तरच त्याची किंमत नाही तर जनता लढून फुकट मरून जाते आणि यशाचा प्रसंग आला म्हणजे दुसरेच आयतोबा हजर राहून लूट मिळवतात हो तसा प्रकार त्यावेळी घडला असता कारण कोणत्या प्रकारची शासन यंत्र अथवा समाज रचना आपल्याला ध्येयभूत आहे याबद्दल काँग्रेसमधे रेखीव व स्पष्ट विचारसरणीचा बराच अभाव दिसून येत होता काही काँग्रेस कार्यकर्त्यांना तर असे वाटत होते की सध्याची समाजरचना अथवा शासन संस्था यात फारसा फरक करण्याचे कारण नाही ब्रिटिश अथवा विदेशी लोक कामावरून दूर करून त्यांच्या जागी देशी देशीछाप लोक बसवले की काम पत्ते जे कोणी अधिकार पदावर चढतील त्यांच्यावर चौऱ्या ढाळावायच्या हे ज्यांचे महान तत्व त्या जातिवंत जी सरकारवाल्यांना महत्व देण्याचे विशेष कारण नव्हते परंतु प्रागतिक व प्रतिसहकारवादी सुद्धा ब्रिटिश सरकारची विचारसरणी पूर्णपणे मारणी करीत असल्यामुळे त्यांच्याकडून सठीशनमासी होणाऱ्या या टीकेचा सरकारवर अतिमात्र परिणाम होत नसे काही झाले तरी सरच्छिरपणे वागण्याची मनोवृत्ती त्यांच्या हाडी माशी खेळली असून कायदेभंगाचे त्यांना वावडे आहे ही गोष्ट तर स्पष्ट दिसत होती पण त्यांची मजल याऊनही पुढे गेली आणि थोड्या बहुत प्रमाणात ते सरकारच्या गोटात सामील झाले सर्वतरेच्या नागरिक स्वातंत्र्याची मुस्कटदाबी चालू असता लोक तटस्थ किंबूंना भेजलेल्या प्रेक्षकाप्रमाणे मुकाटपणे पाळत राहिले होते त्यावेळी सरकारची दडपशाही केवळ कायदेभंगापूरतीच मर्यादित राहिलेली नसून राजकीय व सार्वजनिक जीवनाची सर्वतोपरी गळचेपी चालली होती परंतु या कृत्यांचा निषेध करणारा एकही आवाज कुठे निघेल तर जे अशा नागरिक स्वातंत्र्यासाठी झगडवायचे ते प्रत्यक्ष लढ्यातच गुंतले होते सरकारच्या अरेरावीला मान तुकवण्याचे त्यांनी नाकारले म्हणून तुरुंग वासाई पत्करावा लागला आणि बाकीच्या लोकांनी पूर्ण शरणागतीचा मार्ग स्वीकारला टीका करण्याचे धैर्य त्यांना होईना जेव्हा कधी सौम्यशी टीका करण्यात येईल तेव्हा त्यात अजिजीचा ध्वनी सदिक असे व सरकारवर टीका करीत असता इकडे काँग्रेसचा वरडा चालवणाऱ्या लोकांचा तीव्र निषेध करण्याची संधीही ते वाया दौडत नसत नागरिक स्वातंत्र्याचे जतन व्हावे म्हणून पाश्चात्य देशात प्रभावी लोकमत तयार झालि नागरिक स्वातंत्र्यावर जरा कोठ पायबंद घालण्यात आला तरी लोक चिडून विरोध करू लागतात स्वतः प्रत्यक्ष प्रतिकाराच्या अथवा चढाईच्या कार्यक्रमात भाग घेणार नाहीत म्हणजे भाषण व लेखन स्वातंत्र्य संघ व संघटना स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य व मुद्रण स्वातंत्र्य यासंबंधी दक्ष राहतील असे कित्यक्कल लोक त्या देशात आढळून येतात कार्य अखंड चालू ठेवून नागरिक स्वातंत्र्यावर सरकारकडून होणारे हल्ले थोपवून धरण्याच कार्य त्यांच्याकडून होत असत हिंदी प्रागतिक व ब्रिटीश प्रागतिक यांच्यामध्ये नावावाचून दुसरे कसले साम्य नाही तथापि ब्रिटिश प्रागतिकांचीच परंपरा आपण चालवत असतो अशी बळाई आमचे प्रागतिक बंधू मानत असल्यामुळे या स्वातंत्र्यापहरणाला ते थोडा बौद्धिक प्रतिकार करतील अशी अपेक्षा होती कारण सरकारच्या अरेरावीमुळे त्यांची देखील मुस्कट दाबी झालीच होती परंतु त्यांनी काहीच चमक दाखवली नाही तुमचे म्हणणे मला मुळे सुद्धा माने नाही पण तुमची बाजू पुढे मांडण्याचा तुम्हाला हक्क आहे व तो हक्क सुरक्षित राहावा म्हणून जीवात जीव असेपर्यंत झगडल्या वाचून मी राहणार नाही हे व्हॉल्टेअरचे शब्द उच्चारणे आमच्या प्रागतिक बंधूनात शक्य झाले असते का त्यांच्या या वर्तनाबद्दल त्यांना दोष देणे कदाचित योग्य होणार नाही कारण लोकशाही व स्वातंत्र्य यांचे कैवारी म्हणून ते कधीही पुढे नाही आणि परिस्थिती तर अशी प्राप्त झाली होती की चुकून माकून भलता सलता शब्द तोंडातून निघण्याचा अवकाश लागलीच संकट गुतरायचे स्वातंत्र्याचे एकेकाचे भोगते जे ब्रिटिश प्रागतिक व ब्रिटिश मजूर पक्षातील नवे समाजवादी सभासद त्यांनी हिंदुस्थानातील दडपशाही संबंधीची मते अजमावून पाणी मात्र अधिक योग्य ठरेल हिंदुस्थानातील प्रसंग दुःखद खरे पण डोके अगदी शांत ठेवून त्यांचं निरीक्षण करण्याची कला या तत्ववेत्यांना साधली आहे शास्त्रशुद्ध दडपशाहीचा होत असलेला विजय पाहून त्यांना आनंद झालेला स्पष्ट दिसत होतं इंग्लंडच्या राष्ट्रीय सरकारने राजद्रोहाचा एक कायदा नुकताच पास केला आहे त्यावर टीका करताना प्रागतिक व मजूर सभासदांनी अनेक कारणे सांगितली त्यात या कायद्यामुळे भाषण स्वतंत्रावर गदा येते व न्यायाधीशांना झडती वॉरंट काढण्याचा अधिकार प्राप्त होतो ही कारणे सांगण्यात आली ही टीका असल्याबरोबर माझ्या डोळ्यापुढे हिंदुस्थानचे चित्र उभे राहिले इंग्लंडमधील कायद्याहून शंभरपटींनी कडक असे कायदे हिंदुस्थानात आज अस्तित्वात आहेत पण इंग्लंडमधे स्वतःच्या डोळ्यात कुसळ गेले तरी सहन न करणारा ब्रिटिश माणूस हिंदुस्थानच्या डोळ्यात मुसळ सारले तरी स्वास्थ चित्ताने कसा पाहत राहतो याचे मला आश्चर्य वाटले आपल्या अ एक फायद्याला उपयुक्त अशी नैतिक मूल्य शोधून काढण्याची व आपले साम्राज्य ज्यामुळे वाढीस लागली त्या सर्व गोष्टी नीतीला धरूनच असे असण्याची जी विलक्षण फायदशीर लकम ब्रिटिश म्हणाला लागलेली आहे ती पाहून मला नवी आश्चर्य वाटत मुसोलिनी व वा हिटलर हि लोकशाहीच्या व स्वातंत्र्याच्या तत्वांचा खून पाडतात म्हणून त्यांच्यावर निःशंकपणी व सात्विक संतापातिरक्षाने तीकास्त होताना ब्रिटिशगृहस्थ मागुढ पाहाव्हत पण त्याचबरोबर हिंदुस्थानातील स्वातंत्र्याची गळचि करण अत्यंत आवश्यक आहा असे म्हणताना व आम्ही खऱ्या निःस्वार्थ बुद्धीनी व उच्च नैतिक विचारांनी प्रेरित होणंच हे कठोर कर्म आचरित आहोत असे बोलून दाखवितानाही त्यांची जीभ कचरावायची नाही हिंदुस्थानभर वनवा पसरत असता व स्त्रीपुरुषांच्या अंतकरणाची दडपशाहीच्या कठोर निकषावर पारख होत असता तिकडे लंडनमध्ये सरकारचे मानसपुत्र हिंदुस्थानसाठी राज्यघटना तयार करण्याच्या कामात घडून गेलिहत एकोणीशे बत्तीस साली ती मंडलाकार परिषद भरली तिला जोडून असंख्य समित्याही नण्यात आल्या तेव्हा सार्वजनिक कार्याबरोबर वैयक्तिक विलास उपभोगण्याची पर्वणीही साधून घेता आली तर पहावी म्हणून मध्यवर्ती कायदे मंडळातील सभासदांचे लागूल चालन सुरु झाले रयतेच्या पैशावर प्रतिनिधींचे एक भले मोठे टोळके हो मंडलाकार परिषदेसाठी लंडनला निघाले नंतर एकोणीशे साली जॉईंट कमिटीच्या बैठकी सुरू झाल्यावर दिलदार सरकारने साक्षीदारांना फुकट तिकीटे दिली देशाची सेवा बजावण्यासाठी आतूर झालेल्या अनेक लोकांनी रयतेचा पैसा घेऊन पुन्हा एक वार समुद्र पर्यटनाचे दिव्य करून दाखविले आणि असे सांगतात की अधिक प्रवास खर्च मिळावा म्हणून काही सेवा तत्पर सद्गृह असताना बरीच घासाघीसाई करून पाहिली हिंदुस्थानातील जनसमुदायाच्या चळवळीला घाबरलेले हे वरिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या गोटाचा आश्रय करून लंडनला एकत्र जमावेत यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही पण मायदे जीवनमरणाच्या लढ्यात गवसला असता कोणत्याही हिंद पुत्राने असे वर्तन करावी ही गोष्ट आमच्या राष्ट्रीय मनोवृत्तीला मर्मभेदक वाटल्यापासून कशी राहील तथापि एकादृष्टीने झाले तर ठीकच झाले असे आमच्यापैकी पुष्कळजनांना वाटले कारण प्रतिगामी गणंग प्रगतीपर समुदायापासून एकदाचे पाखूळ वेगळेतरी निघतील अशी आमची समजूत झाली ही चा आणि जनतेच्या शिक्षणाच्या कामी उपयुक्त ठरून सामाजिक प्रश्न सोडायचे असतील आणि जनतेच्या उरावरचा बोजा दूर करायचा असेल तर पूर्ण स्वातंत्र्या वाजून अन्य मार्ग नाही ही गोष्टही स्पष्ट होईल असा आमचा तर्क होता दैनंदिन जीवनातच नव्हे नैतिक व मानसिकदृष्ट्याही हिंदी जनता व उपरोक्त लोक यांच्यामध्ये महज अंतर पडले होते ज्या आंतरिक प्रेरणांमुळे हिंदी जनता त्याग व कष्ट सहन करण्यास सिद्ध झाली होती त्या प्रेरणांची कल्पनाच त्यांना होईना त्यांना एकच सत्य माहीत होते ते म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे अधिराज्य त्याचा यशस्वी प्रतिकार शक्य नाही तेव्हा आनंदाने म्हणा कनत कुंतत त्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे असे त्यांचे तर्कशास्त्र होते जनतेच्या संमतीशिवाय खरी जिवंत अशी राज्यघटना बनवणे अथवा हिंदुस्थानचा प्रश्न सोडवणे शक्य नाही या गोष्टींनी त्यांना मुळीच बूज नसावी एकोणीशे दहा सालच्या आयर्लंडच्या जॉईंट कॉन्फरन्स संबंधी लिहिताना मिस्टर जे ए स्पेंडर लिहितात की संकटाचा ऐनभर असताना जे पुढारी राज्यघटना तयार करीत बसले होते त्यांचा प्रयत्न घर पेटले असता त्याचा विमा उतरवण्याच्या प्रयत्नाप्रमाणे होता आयर्लंडमधील एकोणीशे सालच्या आगीपेक्षा हिंदुस्थानातील एकोणीसशे आणि एकोणीशे सालची आग कितीतरी मोठी होती आणि आता आगीचे लोळ असले तरी हिंदुस्तानच्या स्वातंत्र्य लालसेच्या निखाऱ्यांचा दगदगितपणा कितीतरी वेळ कायम राहणारच अधिकारी वर्गाची हिंसावृत्ती त्यावेळी फारत चेकाळली हे पूर्वपरंपरेला साजेसेस होते येथील ब्रिटिशांची सजावट म्हणजे पोलीसी कारभार मुलकी अधिकारी सुद्धा परप्रांत बळकावून बसलेल्या सैन्याच्या दृष्टीने हिंदुस्थानकडे पाहता त्यांच्या सत्तेच्या पायाला खंती लागल्याबरोबर त्यांच्या हिंसावृत्तीला चेवर चढला आणि बंगालमधील व इतर ठिकाणच्या दहशतवाद्यांच्या कृत्यामुळे सरकारला आपल्या झोटिंगशाहीचे समर्थन करता येऊ लागले वटहुकुमामुळे व सरकारी धोरणामुळे अधिकारी वर्गाच्या हाती एवढी सत्ता आली की हिंदुस्थानभर पोलिसांचा अनिर्बंध हुतुतू सुरू झाला थोड्या बहुत प्रमाणात हिंदुस्थानातील सर्वच प्रांतांना दडापशाहीच्या या अग्निव्यातून जावे लागले पण सरहद्द प्रांत व बंगाल यांच्या हाल अपेक्षा पारावा राहिला नाही सरहद्द प्रांतात लष्कराचा वरचष्मा असेल व तेथील ते ते राज्यकारभारी अर्धवट लष्करी स्वरुपाचा होता लष्करी दृष्ट्या त्या टापूचे महत्व आहे लाल डगलेवाल्यांच्या उद्योगामुळे सरकार अगदी त्रास गेले व शांतता प्रस्थापित करण्यासाठी व बंडखोर खेड्यांना कयात आणण्यासाठी प्रांतवर लष्करी तुकड्या फिरू लागल्या सबंध ज्या सबंद, सबंद खेड्यांवर दंड लादण्याची प्रथा हिंदुस्थानवर जारी झाली होती पोलिसांच्या हाती अचाट सत्ता आल्यावर अतिरेकाला काय कमी कायद्याच्या बेकायदेशीर वर्तनाची व वर व्यवस्था रक्षकांच्या धिंगाण्याची उदाहरणे त्यावेळी पुष्कळच घडून आली बंगालमधील काही ठिकाणची परिस्थिती तर विलक्षणच झाली होती सर्व जनतेला आपली दुश्मन लेखून सरकारने बारा ते पंचवीस वयाच्या पुरुषांना व स्त्रियांना मुलांना व मुलींना बरोबर निशाणीची तिकीटे बाळगण्यास भाग पाडले शेकडो लोकांना हद्दपार अगर स्थानबद्ध करून टाकले अमुकच पोशक वापरला पाहिजे अशी सक्ती झाली शाळांवर नियंत्रण लादले अथवा ते अजिबात बंद करण्यात आल्या सायकली वापरण्यास मनाई झाली जाण्या वर्दी पोलीस तक्रियत असा हुकूम सुटला सूर्यास्ताचे कायदे लष्करी मिरवणुकी धाक देण्यासाठी बसवलेले पोलिसांचे तळ सामुदायिक दंड एक दोन प्रकार वेढा पडावा तशी मोठमोठ्या अवस्था झाली होती पॅरोलवर सुटलेल्या स्त्रीप्रुषांप्रमाणे तेथील रहिवाशांची स्थिती होती त्यांच्यावर सरकारी दूतांची सक्त नजर असे सरकारला खरोखरच इतका कडेकोट बंदोबस्त आवश्यक वाटत होता की काय ते मला कसे सांगता येईल तो आवश्यक नसेल तर रहिवाशांना छळण्याचा त्यांचा अपमान करण्याचा व त्यांचे अपरिमित नुकसान केल्याचा महाभयंकर गुन्हा सरकारने केला असं म्हटले पाहिजे आणि जर इतकी दहावी व मुसक्या जनतेच्या तोंडी घालणे अवश्य होत असेल तर त्यावरून ब्रिटिश सरकारच्या कारभाराची लायकी समजून येईलच तुरुंगात टाकल्यानंतर देखील सरकारच्या आसुरीवृत्तीपासून लोकांची सुटका झाली नाही राजबंद्यांची वर्गवारी म्हणजे केवळ नाटक होते वरच्या वर्गात घातलेल्यांना केव्हा केवळ अत्यंत त्रास होई। साध्या कैद्याहून राजकीय कैद्याचे जीवन दुःखदायक करून टाकावायाचे असेच धोरण सरकारने ठरवून टाकले असावे तुरुंगाच्या इन्स्पेक्टर जनरलने तर एक गुप्त आज्ञापत्रक काढून सत्याग्रही कैद्यांना चांगले लंबे करा अशी सूचना केली होती फटक्यांची शिक्षा हा तुरुंगात सर्वसामान्य प्रकार होऊन बसला पार्लमेंटमध्ये सत्तावीस एप्रिल एकोणीशे रोजी दुय्यम भारत मंत्र्यांनी सांगितले की एकोणीशे बत्तीस सालात हिंदुस्थानातील पाचशेहून अधिक सत्याग्रहांना फटक्यांची शिक्षा देण्यात आली ही गोष्ट सर सॅम्युएल होळर यांना माहीत आहे तुरुंगाची शिस्त मोडल्याबद्दल ज्या फटक्यांच्या शिक्षा झाल्या त्यांचा समावेश या आकड्यात झालेला आहे की नाही ते यावरून स्पष्ट होत नाही एकोणीशे तीसच्या डिसेंबरमध्ये फटक्यांच्या एक दोन फुटकं शिक्षा झाल्या तेव्हा आम्ही उपवास केला होता त्याची आठवण एकोणीशे साली वारंवार होणाऱ्या फटक्यांच्या शिक्षेमुळे मला होऊ लागली शिक्षेची बातमी ऐकली की अंतकनात मागच्याप्रमाणे मुकादाह होत असे पण शिक्षांचा निषेध करावा अथवा अन्नत्याग करावा असे माझ्या मनात येईना मन अगदी हताळ झाले होते पाशवी अत्याचार पाहून काही काळाने ते निडावले कोणती वाईट प्रथा बराच चालू राहिली की जगाच्या ती अंगवर्णी पडते हेच खरे आमच्या स्वयंसेवकांना अवघडातले अवघड काम देण्यात चक्की घाणा वगैरे त्यांनी सरकारची माफी मागावी या हेतून त्यांचे जीवन जितके असह्य करता येईल तितके करण्याची खबरदारी घेण्यात येत होती तुरुंगातील या असल्या शिक्षा बहुदा, तरुण लोकांच्याच वाट्याला येत कारण जुलूम जबरदस्ती व अपमानते सहन करीत नसत तेजस्वी व वा स्वाभिमानी तडफदार व धाडसी अशी ती मुले होती इंग्लंडमधील पाठशाला व विश्वविद्यालयात ही मुली असती तर हरतरेचे प्रोत्साहन त्यांना मिळाले असते त्यांचे कौतुक झाले असते पण येथे हिंदुस्थानात त्यांच्या तारुण्य सुलभ ध्येयवादाला व स्वाभिमानाला कोणते पक्षीस मिळणार बेडी एकांतवास आणि फटके तुरुंगात पडलेल्या आमच्या भगिनींच्या नशिबी खडतर दिवस आले त्यापैकी बहुतेक मध्यम वर्गातल्या असल्यामुळे सावलीतल्या आयुष्याची त्यांना सवय झालेली होती आपल्या मतलबासाठी पुरुषांपासून त्यांना जो काय त्रास होईल तेवढ्याच त्यांना ठाऊ स्वातंत्र्याच्या हाकेचा त्या दुहजबी अर्थ लावी सवय त्या इतक्या उत्साहने व तडाणीने भाग घेऊ लागल्या त्याच्यामुळे अशी घरगुती गुलामगिरीतून सुटका करून घेण्याची तीव्र इच्छा देखील होतीच ती कदाचित अस्पष्ट असेल व अज्ञात असेल एवढेच भारत थोड्या स्त्रिया वगळल्या तर बाकीच्यांना सामान्य कैदी समजण्यात व अगदी हिन दर्जाच्या कैद्यांबरोबर दुर्धर्भ परिस्थितीत त्यांची दावन बांधण्यात येत असेल एकदा स्त्रियांच्या कोठडी शेजारी मला राहण्याचा प्रसंग आला माझ्या व त्यांच्या कोठडीमध्ये फक्त एक उंच भिंत तेवढी होती पलीकडच्या कोठडीत सामान्य कैदी बायकातच काही सत्याग्रही होत्या त्यांच्यापैकी एका बाईच्या घरी एकदा मी पाहुणा म्हणून राहिल होतो मध्ये भिंत असली तरी रात्रीच्या वेळी स्त्री वावडरांची जी शिविगाळ सहन करावी लागत होती ते ऐकून माझे मन व्यतीत होऊन गेले एकोणीशे तीस व एकोणीशे बत्तीस तुरुंगातील वागणुकीत फेर पडलेल्या दिसून अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक लहरी याला कारणीभूत होत्या असे म्हणता येणार नाही सरकारचे धोरणच त्याला कारणीभूत झाले असावे राजकीय कैद्यांची गोष्ट राहा हो। सामान्य कैद्यांच्या कै बाबतीत सुद्धा संयुक्त प्रांतातील तुरुंग खाते माणुसकीच्या विरुद्ध असल्याबद्दल सगळीकडे ख्याती होती यासंबंधी एक मनोरंजक प्रसंगाची अगदी शहाजो हकीकत आम्हाला समजली ती अशी एक सन्मान्य सरकीवाल्यांनी आमच्यासारख्या बंडखोर राजद्रोयाने नव्हे एकदा आमच्या तुरुंगात भेट घेतली त्यांनी सांगितले की काही महिन्यांपूर्वी मी एका तुरुंगाला भेट दिली होती तुरुंग पाहून झाल्यावर शेरेबुक बुकात तेथील जलरचा मी शिस्तीचा चाहता पण सध्या अंतकनाचा गृहस्त असा उल्लेख केला माझ्या सरहदयतेविषयी आपण कृपा करून काही लिहू नका असं जलरने मोठ्या काकुतीने मला विनविले पण मी त्याच्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही परिणाम काय झाला ठाऊक आहे लांब कोपऱ्यातल्या एका तुरुंगावर पाठवून त्याच्या सरहृदयतेचे बक्षीस त्याला देण्यात आले उलट्या काजाचा व क्रूर म्हणून ज्या जलरची ख्याती असेल त्याला बढती मिळेल पदव्या मिळत लाचखाऊपणा तर तुरुंगात नेहमीचाच होऊन बसला आहे माझा व माझ्या मित्रांचा अनुभव तर असा आहे की कडक शिशीचा रुबाग करणारे अधिकारी सर्वात अधिक लाचखाऊ असतात तुरुंगात असो की तुरुंगवायर असो मी मोठा भाग्यवान माझी लायकी असो नसो मला भेटणारा प्रत्येक माणूस मला सौजन्याने व वा आदराने वागवीत असतो परंतु एका प्रसंगामुळे मात्र माझ्या अप्तिष्टांच्या व माझ्या मनाला फार खेद झाला माझ्या मेळाला भेटण्यासाठी माझी आई कमला व इंदिरा अलाहाबाद जिल्ह्याच्या तुरुंगात गेल्या होत्या त्यांचा काही अपराध नसता तेथील जेलरने त्यांचा अपमान केला व त्यांना तुरुंगाच्या बाहेर काढून लावले की बातमी ऐकून मला फार वाईट वाटले झालेल्या प्रकारासंबंधी प्रांतिक सरकारने जी वृत्ती प्रकट केली ती तर फारच आश्चर्यकारक होती कडून पानुतारा करून घेण्याचा प्रसंग आईवर येऊ नये म्हणून भेट घेणे वर्ज करावे असा मी निश्चय केला आणि ढेराडून येथे असताना जवळजवळ सात महिन्यात मी एकदा सुद्धा कोणाला भेटलो नाही